अध्याय तीनशे तिसावा नारदांचा शुकाश उपदेश नारद सांगतात दुखाचा उपशम व्हावा म्हणून शोकरहित शांतीदायक व कल्याणप्रद शास्त्राचे जे लोक श्रवण करतात त्यांना शुद्धबुद्धी प्राप्त होऊन त्या योगे मोठे सुख मिळते दररोज हजारो शोकप्रसंग व शेकडो भयप्रसंग मूढ मनुष्याला प्राप्त होतात परंतु ज्ञानी मनुष्यात त्याचा संसर्ग होत नाही या करता, कोणताही अनिष्टकारक प्रसंग तुझवर येऊ नये म्हणून मी एक तुला उपाय सांगतो तो ऐक बाबा रे बुद्धी एकदा त्याचे कह्यात आली म्हणजे त्याला शोक करण्याचा कधीही प्रसंग यावयाचा वयाचा ना नाही पाहिजे ती गोष्ट न मिळाल्यामुळे व नको असेल ते घडल्यामुळे संकुचित बुद्धीच्या लोकांच्या मनाला फार दुःख होते गतगोष्टींचे गुण आठवून दुःख करू नये कारण मग त्याविषयी सदैव चिंतन करीत बसणाऱ्याची त्या गोष्टीविषयी आसक्ती कधीच नाहीशी व्हाव्याची नाही ज्या वस्तूचे ठिकाणी आसक्ती जडेल ती दोष कोणते आहेत याचाच विचार करावा आणि ती वस्तू परिणामी अहितकारक होईल ही भावना मनावर ठसवण्याचा यत्न करावा म्हणजे तात्काळ त्या वस्तूवरून मन उडेल व त्या विचारसरणीने मनुष्य विरक्त होईल गतगोष्टीसाठी शोक करणारा धर्म अर्थ अथवा कीर्ती यापैकी काही मिळाव्याचे नाही जे गेले ते परत येत नाही नष्ट वस्तू पुन्हा कोणाला मिळाली आहे असे कोणाच्या एकिवात नाही जगाला वस्तूंचा कोणा श... जगातील वस्तूंचा कोणाशी संयोग व कोणाशी वियोग हा खेळ सदैव चालूच असतो यासाठी एकानेच कोणी वस्तूंचा वियोग झाला म्हणून शोक करण्यात अर्थ नाही नष्ट कि मृत वस्तूबल जो शोक करतो तो एका दुखाने दुसरे दुख प्राप्त करू मूल का एक अनर्थ अन्य हा दो अन उत्पन्न करते जग ही वियोग परंपरा सारखी चल्हे बुद्धि ने जे ओर से गतगोष्ठी अश्रु ढालित बसत नहीं जगही का जानना यथार्थ बोध रड़ावे कारण का ही, ही नहीं शारीरिक व मानसिक आपत्ती प्राप्त झाली असता मानवी यत्नांनी ती दूर करणे जर शक्य नसेल तर त्याबद्दल वृथाचिंता न करावी हे बरे दुःखद गोष्टींचा विचार सोडून देणे हेच दुःखाला औषध कारण विचार केल्याने दुःख कमी न होता उलट वृद्धिंगत मात्र होते मानसिक दुःखाचा विवेकाने परिहार करावा व शारीरिक दुःख औषधे घेऊन नाहीसे करावे मानसिक दुःख हरण करण्याचे ज्ञानाचे अंगी सामर्थ्य आहे या कामी मोठ्या माणसांनी अविवेकांचे प्रदर्शन करून लहान मुलांच्या पंक्तीत जाऊन बसू नये रूप यौवन जीवित द्रव्य संचय आरोग्य आणि प्रियजनांचा सहवास या सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत म्हणून ज्ञात्याने या गोष्टींचा लोभ धरू नये सार्वजनिक आपत्तीबद्दल एका माणसाने श... शोक करू शोक न करता प्रतिकाराचा जर काही उपाय असेल तर तो मात्र तात्काळ अमलास आणाव्यात पाहिजे जीवितक्रमात सुखापेक्षा दुःखच फार यात काही संशय नाही पण त्याबरोबरच हेही कबूल केले पाहिजे की मोहामुळे माणसाचा विषयांकडे साहजिकच ओढा दिसतो आणि मृत्यू हा कोणालाच आवडत नाही ज्याने सुख आणि दुःख ही दोन्ही टाकली त्यालाच ब्रह्मपदाची प्राप्ती होते अशा ब्रह्मस्वरूप झालेल्या मनुष्यासाठी ज्ञाते लोक शोक करीत नाहीत द्रव्य खर्च करताना दुःख सांभाळतानाही दुःख आणि तरी हे दुःख मग अशा स्वरूपाचे हे द्रव्य नाही जे झाले तर त्याबद्दल चिंता कशाकरता कराव्याची विशिष्ट प्रकारच्या वेगवेगळ्या संपन्नावस्था प्राप्त झाल्या असता असंतुष्ट होणाऱ्या लोकांचा नाश होतो परंतु कोणत्याही स्थिती ज्ञाते मात्र संतुष्टच असतात प्रत्येक गोष्टीला अखेर नाश आहे उच्च स्थानी वास करणाऱ्या वस्तूला केव्हा तरी अधपतन हे ठेवलेलेच आहे संयुक्त झालेल्या दोन गोष्टींचा शेवटी वियोग व्हाय वेळेचाच जन्मास आलेल्या प्राण्याला मरण ठरलेले आहेच तृष्णा कधीही संपायची नाही संतोष हे परमसुख आहे म्हणूनच ज्ञाते हे संतोषाला धन समजतात आयुष्य एक पळभर देखील थांबत नाही सारखे चालले आहे स्वतःचे शरीर जेथे अशाश्वत तेथे कोणती वस्तू शाश्वत, शाश्वत समजावयाची मात्राच्या स्वरूपाचा विचार करता ते अगम्य आहे हे ओळखून जे परमार्थाकडे लक्ष प्रवितात त्यांना शोक करण्याचे कारण उरत नाही व्याघ्रजसा पशुवर एकदम झडप घालून त्याला घेऊन जातो त्याप्रमाणे मृत्यू हा जीवाच्या इच्छा तृप्त झाल्या आहेत की नाहीत याचा विचार न करता अव्यापारेशु व्यापार करण्यात मग्न झालेल्या प्राण्याला घेऊन जातो म्हणून दुःखापासून सुटका होईल असा उपाय पाहावा आणि शोक टाकून त्याचा अवलंब करावा म्हणजे सर्व संकटांपासून सुटून मनुष्याला मोक्ष मिळेल श्रीमंत असो वा दरिद्री असो त्याने शब्द स्पर्श रूप रस व गंध या विषयांचा उपभोग घेतल्यानंतर तद्विषयक सुख शिल्लक राहत नाही ते उपभोगीपर्यंतच असते नंतर नाहीसे होते कोणत्याही वस्तूशी संयोग होण्यापूर्वी भूतमात्राला तद्विषयक दुःख ठाऊक नसते मग संयोगानंतर यथाक्रमाने वियोग होऊन पूर्वस्थिती संयोगापूर्वीची आली तर त्यात शोकाला काय कारण आहे मनुष्याने शिष्णोदरविषयक वासनांचे धर्याने दमन करावे नेत्रांचे द्वारे हस्तपादांचे रक्षण करावे नेत्र व कर्ण यांचे मनाने रक्षण करावे आणि विद्येच्या सहाय्याने मन आवरून धरावे परिचित किंवा इतर जीवांविषयी प्रेम सोडून नम्रपणाने वागतो तोच सुखी व ज्ञाता होय अंतर्याने राहणारा निरीच्छ निर्लोभ योगमग्न व स्वतःच्या कर्तबगारीने चालणारा मनुष्यच सुखी होईल ओम तत्स